तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुला मतांतरी निरूपिली आप आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकाराने अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे परी ते ऐशी देखा जैशा खांडूनिया शाखा मग तयाची बुडुखा कुंपूकी जे परंतु त्यांनी सांगितलेली अहिंसा जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग शाखा त्या शाखांनी वृक्षाच्या बोडाशी त्या वृक्षाच्या रक्षण कुंपण करावे तशी आहे बाहू मोडोनी पचवी जे पौळी देव किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पिडा शांत करावी अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणा करता देवळाच्या सामानानेच आवाराची भिंत बांधावी तैसी हिंसाची करून अहिंसा निफवी जे हा ऐसा पूर्व मी मान त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्व मी केला आहे जे अवृष्टी उपद्रवे गादले विश्वा आघे म्हणून पर्जन्येष्टी करावे न पडल्यामुळे इष्टीची आम्ही पशुहिंसारो कडी मग अहि कैची दिसे प्राण्यांच्या बचावा करता करावयाच्या यज्ञामध्ये आरंभित जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात अशा स्थितीत अहिंसेचे परिकरचे तीर दिसणार तरी कसे पेरी जे नुसधी हिंसा ते उगवेल काय अहिंसा परी नवल बापा धिवसा याचा नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल का तर नाही परंतु याज्ञिकांचे झाडस आश्चर्यकारक आहे आणि आयुर्वेदू आघावा तो याचा मोहोरा पांडवा जे जीवायुर्वेद जीवा ही म्हणजे अर्जुना याच धोरणाच आहे कारण कि एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो नाणारे आहळली लोळती भूते देखिली ते हिंसा निवारा वया केली चिकित्सा का नाना प्रकारच्या रोगाने पोळलेले व त्या दुःखाने लोळत पडलेले प्राणी पाहिले मग आयुर्वेदाने ती हिंसा निवारण करण्याकरता औषधांची योजना केली तिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका उपडविले समोळी सपत्री औषध योजनेमध्ये पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खणवले व कित्येक मुलांसकट व पाना सोडविली उकडविली पुटा माझी काही झाडे मध्येच मोडली म्हणजे त्यांच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला काही झाडांची साल काढवली व काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती त्यावर क्षणाचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडवले अजात शत्रू तर कोणाचे केव्हाच वाकडे केलेले नाही म्हणून ज्यांना शत्रू उत्पन्न झाला नाही अशा बिचारा झाडांना त्यांचा चीक करता। त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून याप्रमाणे अर्जुना त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले आणि जंग माही हात लावून काढिले पित्त मग राखीले शिणत आणि हालचाल करणाऱ्या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगाने पीडित अशा दुसऱ्या जीवांचे रक्षण केले अहो वसती धवळारे मोडुनी केली देव्हारे ना गुनी वेव्हारे गवांदी घातली हो राहते घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देवारे केले व व्यवहारात लोकांना फसवून लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्न सत्र घातले मस्त कपूर तवतळवटी उघडे पडले घर मोडून केले मांडव पुढे डोक्याच गुंडण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकच बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले ना पांगूरणे, जाळून जैसे तापणे जाणे कुंजराचे अथवा पांघरुने जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंग धुणे झाले म्हणजे जा हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्तच मलिन होतो ना बैल विकून गोठा उसा लावून बांधीचे गाठा इया करणी कि चेष्टा का हसो बैल विकून जसा गोठा बांधावा अथवा राखोस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा असल्या कृतीना योग्य करणे म्हणावे काय किंवा चेष्टा म्हणाव्या का याला हसावे धर्माची या वाहणी गाळू आदरिले पाणी ताळीत या आहाळणी जीव मेले कित्येकांनी धर्म मार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले कन पचवी तिची कण इचे धान्य शिजवीत नाही तर कोरडेच धान्य खातात ते कच्चे धान्य त्यांना पचत नसल्या मुळे त्यांचे प्राण कासावीस होतात ही पण हिंसाच होय एवम हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांतू सुमनसा गोळखे तू याप्रमाणे हे चांगल्या मनाचे चा अर्जुना हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे तो तू नीट समजून ठेव पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हवती अहिंसेविषयी निरनिराळीमध्ये सांगण्याचे जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ती मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली तरी कैसेनी पडले बोलावे या मताना कसं गाळावं म्हणून आम्हाला बोलणं भाग पडलं त्याचप्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतू होता बहुत करुणी किरीटी पाची गोठी, एरवी का धावी अर्जुना, या अहिंसे लागले, वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसेचा विषय आढळतो म्हणून आम्ही त्याची चर्चा केली नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरी सांगण्याच्या आड वाटेला कशाला जावे लागले असते आणि स्वमताची धनुर्धरा प्राप्ता मतांतरा कीजे आणि अर्जुना आपल्या स्वतःच्या मताचा निश्चया करता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय घेलाच पाहिजे ऐसे हे अवधारे निरूपिती परी आता मुख्य जे ही निरूपण करण्याची पद्धती आहे असे समज आता अर्जुना या नंतर मुख्य जे ते स्वमत बोली जाईल अहिंसे ते आमचे मत सांगण्यात येईल अहिंसेची नीट कल्पना येईल असे लक्षण करण्यात येईल ही अहिंसा चित्ताक प्रग झाली असत त्यात ज्ञान आहे असे दिसे ते अधिष्ठिले निगे जानी जे आचरतेनी जाणीजे जैसी कसवटी सांगे वासोटी सोन्याच्या कसाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहत आहे असे जाणले जाते तैसे ज्ञाना मनाची ये भेटी सरीसेची अहिंसेचे बिंब उठी ते परिसात त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटी बरोबरच म्हणजे मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर अहिंसेचे जे चित्र उमटते ते चित्र असे असते अर्जुना ऐक तरी तर रंगून लांडी तू लहरी पाये न फोडितू साचलू न मोडितू पाणी तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता पाण्याचा जो खळखळ आवाज तो मोडू न देता वेगे आणी लेसा दिठी घालून पाऊल सुार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बघा जसा पाण्यात पाय घालतो का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळुवार कुचुंबैल केसर इया शंका अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजुक रीतीने पाय ठेवतात तैसे परमाणू पाऊले त्याप्रमाणे परमाणू लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पाऊले लपवून चालतो ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहेरितू जीवातळी अंथरितो आपुला जीव तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण घालतो आणि मग त्यावर चालतो ऐसिया जतना चालणे जया अर्जुना हे अनिर्वाच परिमाणा पुरी जेना अर्जुना अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तरी ते पुरे पडत नाही लागती जैसे जेव्हा मांजरी मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या, त्या पिल्ला जशी तिच्या दाताचे टोके लागतात म्हणजे मांजरीने दातांनी पिल्लू जरी बळकट धरलेले असते त्यावेळी त्या पिल्लस जशी तिच्या दाताची टोके लागत नाही जशी आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते त्या दृष्टीमध्ये जो नाजूकपणा असतो नाना कमळदळे डोली विजती ढाळे तो जेणे पाडे बुबुळे बारा घेपे अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फुल हळूहळू हलवले असता त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बुबुळा वाटतो म्हणजे बुबुळाला खुपच नाही तू जाय लागती तेथ होय जीवा सुख तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत जातो ते पाय जेथे लागतील तेथे लोकांना सुख होते लघिमा चालता कृमी कीटक पंडूस होता देखे तरी माघवता हळूची निघे अर्जुना अशा हळूवारपणाने चालत असताना कृमी कीटक पाहिले तर हळूच तो माघारा फिरतो म्हणे पावो धडपडील तरी स्वामीची निद्रा मोडलं रचलेपणा पडैल ज्योती हन तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर सर्वच भूतांना व्यापून असलेले प्रभूची झोप मोड व असलेल्या सुखरूप येईल या करुणाने मागे परत व कोणत्याही व्यक्तीवर म्हणजेच प्राण्यावर पाय ठेवीत नाही जीवाचे निनावे तृणाचे हि नोलांडावे मग नेखिता जावे हे केवताच्या काडी जीव आहे असे समजून ती तो ओलांडीत नाही म्हणजे तुडवून जात नाही मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्टच कुठली मुंगीए न ओलांडवे मशका सिंधू न तरवे तैसा भेटली न कर अतिक्रमू मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरुण जाता येत नाही त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्या उल्लंघन करत नाही कृपा फळी फळा आली देखसी जि आली दया या फरा फरा आली। वाचे याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळाने फळाला आली व जेथे वाचे दया जगलेली तू पाहशील स्वय श्वसने सुकुमार मुख मोह माधुर्या जानत स्वतः श्वासोच्छा नाजुक रीतीने त्याचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे शब्द अवतरे कृपा आधी तो कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून प्रकट होतात बोलण्याची नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही खुपेल का अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणे मने म्हणजे बोलण्याचे मनात आणेल तर आपले बोलणे कोणाला खुपेल का लागेल का अशी त्याच्या मनात शंका येते बोलता आधी कुही निघे तरी कोणाही वरमी न लगे आणि कोणाशी नरी घे शंका मनी त्याला असे वाटत असते कि यदा कदाचित बोलताना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाची वर्मी तर लागणार नाही ना आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना मांडिली गोठी हन मोडल वासी पैल कोणी उडाल आई कोणीची वोवांडिल कोणी जरी कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरमलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल कोणी बिल कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करी तरी दुवाळी कोणा नोहावी भुवई कवनाची नुचलावी ऐसा भावो जीवी म्हणून उग तरी आपल्या बोलण्याने कोणालाही क्लेश होऊ नयेत अथवा रागाने कोणाचीही भिवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो म्हणून तो उगा असतो मग प्रार्थीला होये माय बापू मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यास तो प्रेमाने बोलायला लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असं वाटतं का नाद ब्रह्मची मुसे आले कि गंगा असलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नाद ब्रह्मच आकार धरून आले आहे असे मधुर किंवा गंगेचे पाणी उसळलेले असावे असे पवित्र किंवा पतिव्रतेला जसे काही म्हातार आलेले आहे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्याप्रमाणे खरे आणि मऊ कोणास न खोपणारे मोजके परंतु सरळ याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाट विरोधू वादू बळू प्राणी ताप ढाळू उपहासू छळू वर्म स्पर्शू उपरोधिक बोलणे तंट्यास उत्तेजन देणे प्राण्यामध्ये पाप उत्पन्न करण्यास वाहवणे टर उडवणे टाकून बोलणे वर्मात जमणारे शब्द बोलणे आटू वेगु विधाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जया हट्ट आवेश कपट आशा लावणे संशयात पाडणे फसवेगिरी हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो आणि तयाची परी किरीटी जयाची येठी चांडिली या मोकळी आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्या टाकलेले आहेत म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवलेल्या नाही काजे भूती वस्तु आहे ती ए रूपो शके विपाये म्हणून वासु न पाहे बहुत करुणी प्राणी मात्रामध्ये वस्तू म्हणजेच परब्रह्म आहे तिला कदाचित आपली दृष्टी पोचण्याचा संभव आहे म्हणून बहुत करून तो कोणाकडे ऐसा असाही कोणी एका वेळेला आपल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली तरी चंद्र बिंबवणी धारा निघता नवती गोचरा परी एक चकोरा निगती दोन दे तर चंद्रबिंबातून निघणार्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या या अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते ज्या पाहण्याचा याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्यांकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल तरी हो राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्य शून्य झालेले असते त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टा रहित असतात ते व्यापार रहित असतात अक्षमे आणि संज्ञासिले कि निरिंधन आणि विझाले मुकेनी घेतले मौन जैसे अगोदरच आंधळा आणि त्याने पाहण्याचेच टाकले अथवा आधीच काष्टरहित अग्नि आणि पुन्हा तो विजलेला किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी मौन परत घेतलेले तया परी काही जया करा करणे नाही जे अकर्तयाच्या ठाई ये बैसो येती अर्जुन त्याप्रमाणे ज्या हाताने काही करायचे राहिलेले नाही कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहावयास येतात झटका बसेल वो आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही आंगा अंगावरील उडवावी का डोळारी गते झाडावी पशुपक्ष्या दावावी त्रासमुद्रा अशी जेथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा डास वगैरे प्राणी उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिरटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशु पक्षांना शस्त्राचे किरीटी बोलणे के या गोष्टी कुठल्या त्याला हातात दंड किंवा काठी घेणे आवडत नाही असे जर आहे तर मग अर्जुन हातात शस्त्र घेण्याचे बोलणेच कुठले खेळणे का पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोफणे ऐसे होईल सहज मजेने कमळाने खेळायचे अथवा फुलांच्या माळा झेलायच्या हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्या गोफणी होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही हालवतील रोमावळी या लागी अंग न कुरवाळी नखांची गुंडाळी बोटांवरी अंगावर केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला आलेल्या सूक्ष्म जीवनात रास होईल या करता, जो अंग कुरवळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतो साडे प्रस्ताव तरी हाता हा ची सरावो जे जोडी जती आधी तर काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आलाच तर हाता ना हीच सवय असते ते काना उचली जे, हाथ उचलावे अथवा पड़ला वर का हाथ दयावे कि पीड़ित मनुष्य पीड़ा कमी होने करता हाथा ने थोड़ा सा स्पर्श करावा उपरोधे कर तरी अर्थ भय हरणे नेणते चंद्र किरणे जिव्हाळात तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हे मोठ्या जुलमाने करतो पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणा सुद्धा माहित नसत पावो नि तो स्पर्शू मलया निळू खारपुसू ते माने पशु कुरवाळणे त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भसे। इतका त्याचे हाताचा स्पर्श मृदू व सुखकर असतो अशा प्रकारच्या स्पर्शाने मोकळे जैशी चंदे निसळे न फळताही निर्फळे होती ना जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या चे वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तरी निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही आता हे असो वाग जाण जाणे करतळ सज्जनांचे शिळ स्वभाव जायचे आता हे भाराभर बोलणे राहुल सज्जन मनुष्याची वागणूक स्वभाव हे ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज आता मन तयाचे सांगो मने जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे होते काळी शाखा नव्हे तरु जडे असे सागरू तेजा आणि तेजा कारू आनकाळी फांद्या म्हणजेच झाड नव्हे का समुद्र हा जलाशिवाय आहे का प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत का अवयव आणि शरीर आनी हे वेगळाले किर कि रसू आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत का किंवा ओलावा आणि पाणी निराळे आहेत का म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनची गासावयव ऐसे जाणे म्हणून हि जी काही सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती म्हणजे मूर्तीमंत मनच आहे असे समज म्हणजे सर्व व्यवहार हे मनाचे वरी रुखा जावारी फाकले अंतर चिकी ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच तर वृक्ष होते त्याप्रमाणे मनस इंद्रियांच्या द्वारे पसरलेले आहे पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी तरी काहीची बाहेरी बो बोसंडेल परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर ती बाहेर कशी काही येईल आवडेते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी मग ते वाचे दिठी ये अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा दृष्टी हात वगैरे इंद्रियांच्या कडे येते मनीची नाही ते वाचे सी भुई अंकुर असे याशिवाय जे मनातच नाही ते वाचेत प्रकट होईल का बिजाशिवाय जमिनीत अंकुर आहे का उगमीची वाळून जाय ते वोघे कायचे वाहे जीव गेली आहे चेष्टा देही हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते नदीच्या ओघामध्ये कोठून वाढल शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय म्हणून मनपण जै मोडे तिय आधीची उबडे सूत्रधारे विणसाई खडे वावो जैसे म्हणून ज्यावेळी मनाचा मनपण नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे राहतात म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बद्दल ज्या प्रमाणे बाउली सूत्रधारा शिवाय व्यर्थ असते पांडव भाव हे, हे चिराहे आघवा द्वारी अर्जुना त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते परिजी वेळी जैसे जे होऊन आसे बाहेरी येसनेच्या रूपाने मन आत होऊन असते तसे ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते या लागी साचौकारे मनी अहिंसा थावे थोरे पिकली धृती आदरे बोभात निघे ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाज्यावाज्या करीत बाहेर येतो त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते म्हणून वाद अहिंसेचा धंदा करीते आहाती म्हणून ही सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात म्हणजेच अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसा रूप भांडवाल संपत नाही समुद्रात पूर्ण भरती आली म्हणजे तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे चित्तच या सर्व इंद्रियांना आपले अहिंसा रूप जलसंपत्तीने भरून टाकते हे बहु असो पंडितू धरून बाळकाचा हातू बोल पंतोजी ज्यावेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षरांच्या ओळी काढायला शिकवतो त्यावेळी मुलाचा हा धरून पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो तैसे दयाळू आपुले मने हातापाया आणी मग तेथ उपजविले अहि त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापाया सांडले व मग तेथे म्हणजे हातापायांच्या ठिकाणी मनानेच अहिंसा उत्पन्न केली या कारणे इंद्रियांची या गोठी मनाची राहाटी रूप केले म्हणून अर्जुन इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले ऐसा मनी दे वाचा सर्व संन्यासू दंडाचा जाहला ठाई जयाचा देखशील या प्रमाणे मनाने देहाने वाचे सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल तो जाणवे लनाचे वेळावळ हे असो निखळ ज्ञानचित तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज हे रू दे तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय जे अहिंसा काने ऐकि जे ग्रंथाधारे निरूपी जे ते पहावी हे उपझे तोची पाहावा. जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण म्हणजेच वर्णन करतो ती अहिंसा पाहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पाहावं आईसे म्हणितले देवे ते बोले एकेकलांच्या परिहार देतात असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला या बद्दल मला आपण क्षमा करावी म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लागे पागनी भरे कदाचित आपण असे म्हणाल कि हिरव्या चाऱ्या जनावर सुटले असता ते जसे चाऱ्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर, दूर उडत जातो तैसी प्रेमाची या स्फूर्ती फावली रसवृत्ती वाहविला मती आकळे त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वाहवत गेली तर नोहे अवधारा, विस्तारा, एरवी पदतरी ती आवडतो अक्षरा तिही विस्तार का केला तर ऐका महाराज तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे नाहीतर अहिंसा हे पद तीन अक्षरांच आहे अहिंसा म्हणता थोडी परि ते मतांची अहिला थोडी आहे परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडन करावे तेव्हाच महाराज एरवी प्राप्त मतांतरे थाथंबुनी आंग भरे बोली जाईल ते नसरे तुम्हा एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आमच्या जोराने तुमच्या पुढे जर बोललो तर ते चालणार नाही रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी रत्न म्हणून विक्री जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये का कासा वासू कापुरा मंद जेथा पिठाचा विकरा तीएसा ऐका जेथे ज्या बाजारात कापुराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल म्हणून बोल केपणाचे निक्षोभे लाग सरु न बोला प्रभू म्हणून महाराज या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळ नाही म्हणजे पसंती मिळणार नाही तुम्ही सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसे संबंधी विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही शंकेचे जेव्हा स्वच्छ सिद्धांत म्हणला जातो तेव्हा त्या सिद्धांता कडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाहुलीच पडेल काकरून बाबुळीची बुंथी जळे जीएी तयांची वास पाहती पाहते हंसूकाळाची खोळ पांघरून जी उदके असतात त्या उदकाची हंस वाट पाहतात काडे का तई चकोरू चाडे उचलती ना किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या मळकत चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावत नाही तैसे तुम्ही ग्रंथूनरी निर्वि माझे निरूपण निर्विवाद होणार नाही म्हणजे शंकरहीत होणार नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवल न बुझाविेपाचे लागते ते व्याख्यानिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहते व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही आणि माझे तव आघावे ग्रथन येण्याची भावे जे तुम्ही संत होवावे सनमुख सदा आणि माझे ग्रंथ रचने से तुने आहे कि तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न असावे ए रवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयी रे जाण गीता एकसरे धरली सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात असे समजून मी गीतेच आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो म्हणून बोल साचिहे जी आपली सर्व मालमत्ता म्हणजेच पूर्ण कृपा आहे ती द्याल व हिला म्हणजे गीतेला सोडवून न्याल म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे का सर्वस्वाचा लोभू धरा बोलीचा लोभ धराल व तारणाचा अभेर कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समज किंबहुना मज तुमची कृपा काज तिये लागी व्याज ग्रंथाचे केले फार काय सांगावे मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपे करता मी हे ग्रंथाचे निमित्त केले तरी तुम्ही रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून करता योग्य व्याख्यान योजावे लागले म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली तथेसी पसरू जाथू दुरी गेला कि जो क्षमा य अपत्या मज तो व्याख्यानाचा विस्तार झाला श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला या माझ्या बोलण्याबद्दल मला करा क्षमा करावीता लागे ते दूषण नव्हे खडळू सांडावा की आणि जेवित असताना घासातील खडा काढताना वेळ लागतो तर जेवणाराला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व त्याने आपले जेवण आटोपण्यास उशीर केला तर त्या जेवणाचा दोष नाही कारण घासातील खडे किंवा कचरा काढून टाकलास पाहिजे जिताने <tiny> <singing> <world> सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी यायला मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावर मीठ मोहऱ्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट करावी परियावरील तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे तर आता महाराज ऐका देवासे म्हणाले म्हणे उन्मेख सुलोचना सावध होई अर्जुन करू तुझ ज्ञाना ओळखियात भगवान म्हणतात हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणारे अर्जुना आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो तू इकडे लक्ष दे